वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग चौऱ्याहत्तरावा द्विजाता तो दुःख युक्त विलाप सगळा रामाच्या कानी पडला तो दुखाने व्याकुळ झाला त्याने वसिष्ठ वामदेव या मंत्र्यांना आपल्या भावांना आणि वेदशास्त्र वेत्यांना पाचारण केले वसिष्ठांसह मार्कंडेय मौगल्य वामदेव काश्यप कात्यायन जाबाली गौतम आणि नारद असे आठ द्विजयश्रेष्ठ तिथे आले राजाला, हो असे ते शोभना राजा महर्षि अभिवादन के योग्यतेन सत्कार के ते ते बस, धरने, द्वीज़ धरने द्वीज़ बस असे दीन राज धरने धरला सर्व वृत्त संगन वजना राजा ने संगित ऐकल्यानंतर ऋषींच्या समोर स्वतः नारदाने शुभ भाषण केले ते म्हणाले राजन या बालकाचा मृत्यू अकाली का झाला ते ऐक आए? आणि ऐकल्यानंतर तुला योग्य करायचं वाटेल ते रामा तू कर राजा पूर्वी कृतयुगात ब्राह्मण हेच नित्य तपाचरणात गुंतलेले होते अब्राह्मण त्याकडे कोणत्याही प्रकारे तपात गुंतलेला नसे त्या प्रकाशमान ज्ञानाला प्राधान्य असलेल्या अज्ञानाचे आवरण नसलेल्या युगात सगळे मृत्यूरहित आणि दीर्घदर्शी असे जन्मले होते पुढे सुदृढ बांध्याचे शरीर असलेल्या मानवांचे युग त्रेता युग नावाचे आले पूर्वीच्या तपाच्या बळावर त्या युगात क्षत्रिय जन्म झाले ते पूर्वजन्मी वीर्याने आणि तपाने अधिक होते त्या त्रेतायुगयुगात जे मानव महात्म्य म्हणून मानले जात होते ते सगळे ब्राह्मण आणि क्षत्रिय होते पूर्वी देश होते आणि कनिष्ठ होते ते दोन्ही युगात समवेर्याने युक्त झाले त्या सर्वांनी आता वैशिष्ट्या किंवा विचार न करता सर्वांना मान्य अशा स्थापना केली त्या उज्वल अधर्मय आणि अज्ञानाने न झाकलेल्या युगात अधर्माने आपला एक पाय पृथ्वीवर टाकला अधर्माशी जोडले गेलेले देश मंद होणारच पूर्वीच्या म्हणजे कृतयुगातल्या लोकांनी मलिनतेमुळे त्याज्य मानलेले चरितार्थ चालवण्याचे शेतीसारखे रजोगणी उद्योग अधर्माचे पाऊल पृथ्वीवर पडताच अनृत म्हणून स्वीकारले गेले अधर्माने अनृत म्हणून पाऊल टाकल्यामुळे पूर्वीच्या आयुष्याला निश्चित मर्यादा व्यक्त झाली अधर्माने पृथ्वीवर अंधृत टाकताच सत्य धर्मप्रायण असलेला लोकसमाज शुभ म्हणून मानलेल्या कर्माचाच आचार करू लागले रेता योगात जे ब्राह्मण आणि क्षत्रिय होते ते सगळे तपच करू लागले आणि त्यांच्या व्यतिरिक्त असलेले लोक त्यांची सेवा करू लागले वैश्यवर्ण आणि शूद्रा तोच त्यांचा श्रेष्ठ सुधर्म झाला विशेषतः शूद्र हे सर्व वर्णांना आपल्याहून पूजनीय मानू लागले त्यानंतर त्यांच्यात अधर्म आणि झाले तेव्हा राजा ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा पुन्हा झाला तेव्हा अधर्माचे दुसरे पाऊल खाली पडले आणि त्यामुळे त्या, त्या युगाला द्वापर असे न पडले त्या द्वापर नावाच्या युगाचा था क्षय चालू झाला तेव्हा अधर्म म्हणजेच अंधृत वाढले या द्वापर नावाच्या युगात वैश्य हे तपश्चरणा शिरले असे तीन युगात तीन वर्णात क्रमाने तप दाखल झाले तीन युगात तीन वर्णांचा धर्म निश्चित झाला पण रा राजा युगाने सुद्धा शूद्राला हा धर्म मिळालेला नाही राजश्रेष्ठा हीन वर्ण दे, देखील मोठे तप आचरू लागेल कलियुगात शूद्र यवने देखील तपश्चऱ्या सुरू होईल पण राजन द्वापार युगात शूद्रजन्मी माणसाने तप करणे हा मोठा अधर्म आहे राजन तुझ्या राज्याच्या सीमेतच कोणी दुर्बुध शूद्र आज मोठे तप आचरीत आहे त्यामुळे हा बालमृत्यू झालेला जो कोणी दुर्मती मनुष्य राजाच्या देशात किंवा पुरात अधर्म किंवा अकार्य करतो तो राजाला वैभवहीन करतो आणि तो राजा लवकरच नरकाप्रत जातो या संशयाने जो राजा प्रजांचे धर्माने पालन करतो तो अध्ययन आणि तप केलेल्यांच्या पुण्याचा सहावा भाग प्राप्त करू शकतो असा सहाव्या भागाचा उपभोग घेणारा राजा प्रजांचे रक्षण कसे करणार नाही म्हणून हे पुरुष श्रेष्ठा तू आपल्या देशातच शोध जेथे तुला दुष्कृत्य होत असलेले दिसेल तेथे यत्नाने त्याचे निवारण कर असे केले तर धर्म वृद्धी होईल आणि माणसाच्या ही वाढ होईल या बालकाचे जीवितही नरश्रेष्ठा पुन्हा लाभेल उत्तरकांडाचा चौऱ्याहत्तरावा सर्ग समाप्तो